श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग एकतीसावा श्री ईश्वर म्हणाले पूर्वी सांगितल्याप्रमाणे चित अज्ञानाने जीव जगत भाव आपल्यावर खोटाच लादते ज्याप्रमाणे स्वप्नातील मदिरा मदामुळे प्राप्त झालेल्या मोहामध्ये ती पडते तशीच ती दुःखी आहे अशा भावनेनी ती दुःखी होते जशी एखादी वेडी मुलगी तिच्या मतीला भ्रम झाला असता वस्तुत मेलेली नसतानाही मी मेले आहे असे समजून रडते त्याप्रमाणे नष्ट न झालेलीच चित मी नष्ट झाले आहे असे समजते काही कारणावाचून विपर्यास पावलेली मती भ्रमण करत असलेल्या कुंभाराच्या चक्राधिकाला जशी स्थिर पाहते त्याप्रमाणे चिती अहंताभ्रमामुळे या जगालाही स्थिर पाहते या चितीला संसाराचा अनुभव येण्याचे कारण पन चित्त आहे पण ते ही काही वस्तूच नाही कारण त्याला चित्वही संभवत नाही व अचितही म्हणता येत नाही कारण चित्त चिद्रूप आहे असे म्हटल्यास त्याला विकार होणार नाही व ते अचित जड आहे असे म्हटल्यास त्याचा अंतर्भाव जगातच होतो आणि चित्त या कारणाचाच अभाव असल्यामुळे चित्ताचा विषय हे जगत त्याचाही अभाव होतो त्यामुळे ज्या चित्तकडून चित्त प्रयत्न ते विषय केले जाते जाणले जाते ती चित्त चित्त किंवा चित्ताच्या अधीन असलेले चैत्य नाही तर शुद्धच आहे चित्ता विषयांहून भिन्न पृथक आहे पाषाणात जसे तेल संभवत नाही किंवा चंद्रात काळेपणा संभवत नाही त्याप्रमाणे चितीमध्ये दृश्यदर्शन द्रष्टरूप किंवा कर्मकर्तृ करणं संभवत नाही आकाशात जसा नवा अंकुर संभवत नाही त्याप्रमाणे चैतन्यात प्रमृत प्रमेय प्रमाण संभवत नाही नंदनवनात खदिराचे झाड असे संभवत नाही त्याप्रमाणे चितीत चित्तवृत्ती ज्यांचा आश्रय जे जीव व विषय ते संभवत नहीं आकाशात पर्वतत्व जसे शक्य नहीं क्या छितीत मीपणा तूपणा व तत्पणा संभवत नहीं काजा शंखत्व जसे अशक्यप्रमा छितीत संदेहत्व व अन्य देहत्व अशक्य है अणुमदे सुमेरु जसा संभवत नहीं क्या जीवभेद व प्रत्येक शरीर आत्मभेद भास संभवत नहीं माळ जमिनीवर वेल जशी उगवत नाही त्याप्रमाणे चितीत नाम व रूपे यांचे नावही संभवत नाही सूर्यमंडळामध्ये रजनी म्हणजे रात्र जशी संभवत नाही त्याप्रमाणे चितीत शास्त्रातील सर्व दृश्य पदार्थांचे निषेधही संभवत नाहीत तुषारात जशी उष्णता नाही त्याप्रमाणे चितीत वस्तुत व अवस्तुता नाही शिळेच्या उदरात वृक्षदसा नाही त्याप्रमाणे छितीत शून्यता व अशून्यता नाही कारण शून्यता म्हणजे आकाशातील प्रसिद्ध शून्यता व अशून्यता म्हणजे केवलता स्वरूप स्वच्छताच विचार केला असता अवशिष्ट राहते अणुमात्रही भिन्न नसते <coughs> <coughs> हिरण्यगर्भाच्या दोषभूत चित्तापासून उत्पन्न झालेल्या चित्शाकडूनच दुःखाचा अनुभव घेतला जातो असे नाही तर त्याने उत्पन्न केलेले जे शरीर इंद्रिय विषय त्याच्या ठिकाणी अहमाभिमान ठेवल्यामुळे व त्यांनी सत्य मानल्यामुळे हा प्राकृत संसाररूप अनर्थ उद्भवला आहे त्यामुळे नुसती त्याची भावना न करणे याच उपायाने तत्वज्ञानाच्या ठिकाणी तो शांत होतो म्हणूनच त्याला तृणासाप्रमाणे तुच्छ मानता येणे शक्य असताही भावनेच्या बळामुळे अतत्वज्ञांना त्याला तुच्छ करता येत नाही वस्तुत ही गोष्ट हा आपल्या हातची आहे पण भावनेमुळे ती दुःसाध्य झाली आहे गवताची काडी जरी उचलावयाची झाली तरी हात पुढे करणे खाली वाकणे इत्यादि यत्ना वी उचलता पुरुषाला प्रत्येक गोष्ट यना साध्य करा लगते हे उघ है पुरुषाकड़ू यत्ना जे जे मिलवले कोठे केव व कसे मिलना ही जी निर्विकल्प अद्वितीय चित्त ती सर्वगामिनी सर्वश्रेष्ठ भेदशून्य अत्यंत निर्मल व सूरियाजां प्रकाशित करनी है ती प्रकाश करनी सर्वगा नित्य निर्मल नित्य उदित मनोविहित निर्विकार व निर्लेप है ती घट पट वट भिंत गाड़ी वानर, खर आसुर सागर भूत नर व नाग संस्थित यथित जसा दीप इतर पदार्थ प्रकाशित करनास स्वरूपस्थिनेच समर्थ होतो तो स्वरूप स्थित होने याहू दुसरी का क्रिया करीत नहीं चित साक्षी प्रमाण राहन को वेव ही, ही स्पंद पवत नहीं हालचाल करीत नहीं ती अशा प्रभाव की जरी आरी या शरीरादी भावने मुलिन अलिनशी दर्विकल्प ही विकल्प करनी दजड़ व आभासरूपन ही जड़शी दंग ही सर्वा मध्य व्यापन री द विशेष अभिमानाधिकांित सर्वगत व सूक्ष्म चित्त व प्राणप्रधान लिंगदेहा प्रतिबिंब भावाने अुगत होस्तपादादि अंगे हृदयादी मर्मे व बहत्तर सहस्र नार्याते और सर्वव्यापिनी सर्व संविधेलाव्याच भागे अनखाग्र शरीर जणुका आकर्षित करू एकत्र गोड़ा करते त्यामुळे ती प्रत्येक शरीरात अधिक व्यस्त झालेली दिसते जसा कोष्टी फार लांब असलेल्या रेशमाच्या सूक्ष्मसूत्रालाही गुंडाळून त्याची बोराएवढी गुंडी करतो त्याप्रमाणे ती प्रत्येक शरीरात स्वतःला गोळा करते त्यामुळेच जागत असलेल्या जीवांशी चित्त बाहेर रूपाधिकांना पाहून व आतमन वगैरे करून बोध पक्षामध्ये असते तो झोप घेऊ लागला असता ती स्वप्नात वासनामय रूप पाहणे व मनन करणे यांच्या योगाने आत बोध पक्षी व बाहेर अबोध पक्षी राहते पण त्याला गाढ झोप लागली असता चित केवळ अज्ञानालाच पाहत असते त्यामुळे ती असूनही नसल्यासारखी होते ती अतिशय स्वच्छ असलेली ब्रह्मचित देहच आत्मा आहे अशी भावना केल्यामुळे अनुकुलाची प्राप्ती कशी होईल व प्रतिकुलाचा परिहार कसा होईल अशी चिंता करू लागते दुर्जनाच्या संगतीने दुष्टविचारांचाच दीर्घकाल परिचय झाल्यामुळे एखाद्या साधूचे चित्तही त्या संस्कारांनी व्याप्त होऊन दुष्ट वासनायुक्त होते व तो साधूही असाधू बनतो त्याप्रमाणे स्वच्छ चित्त ही, ही, चित ही चिंता करू लागते जसे सुवर्णमळाच्या संसर्गाने तांबे होते पण त्याचे शोधन करून त्याचा मळ घालविला असता ते जसे पुन्हा शुद्ध होते त्याप्रमाणे मी चितादी आहे ही भावना टाकून मी ब्रह्म आहे अशी भावना दृढ केली असता पुरुष चिद्रूपच होतो आरशावर बसलेले आगंतुक मळाचे पुट पुसून टाकले असता तो पुन्हा पुढील पदार्थांचे प्रतिबिंब घेण्यास जसा योग्य होतो त्याप्रमाणे चितही अज्ञा जीवजड़ावादी सर्गास जणु कहीं प्राप्त होन राहते परंतु तत्वबोधाने ती कल्यपदास प्राप्त होते हिच अज्ञा संसार प्रवृत्त होतो व हिच् स्वरूप ज्ञान ने तो मिथ्या शांत होतो जेव ही हि चित चित स्वभा आत खोटा कल्पना करते ती जणु का प्राप्त हो वस्तुत अविनाशिनी विनाश पावणारे होते एखाद्या डोंगराच्या कळ्यावर असलेल्या झाडाचे फळ देठापासून अलग होणे या एवढ्याशाच स्पंदाने जसे खाली फार खोल जाऊन पडते त्याप्रमाणे केवळ मी या एवढ्याशाच स्पंदामुळे चितिचा फार मोठा अधपात होतो व तिला जीवभाव प्राप्त होतो रूपादी विषयाची सत्ता चितमुळेच सिद्ध होते चित स्वत अमलच आहे द्वित्व व एकत्व हे दोन्ही भाव अज्ञानामुळे भासतात पण ते बोधाने विलय पावतात ज्याप्रमाणे केवळ प्रकाशाच्या सत्तेने सर्वक्रियांचा व्यवहार होतो त्याचप्रमाणे चित्तसाक्षीच्या केवळ सत्तेने चित्त इंद्रिय इत्यादिकांमध्ये ज्ञानशक्ती येते चित्तच्या केवळ सान्निध्याने ज्याला प्रेरणा झाली आहे अशा व्यानवायूमुळे इंद्रिय व त्यांचे स्थान कनिनिका यांचा स्पंद होतो व त्यात असलेली जी दीप्ती तिला चक्षु असे म्हणतात <coughs> द्वारा अंतःकरण वृत्ती बाहेर पडते ती घटाधिकांचा आकार रूप इत्यादिकांना व्यापते त्यामुळे त्या सर्वांचा त्या जो बोध होतो तो पराचितच आहे त्याचप्रमाणे स्पर्शामध्ये त्वचा व वा वायू हे दोन्ही विकार जड व तुच्छ आहेत त्यांना स्वतःची सत्ता व स्फूर्ती नाही त्यामुळे चित्च्या सत्तेने वा स्फूर्तीनेच त्यांचा संगम होतो तोच स्पर्शेंद्रियाच्या कल्पनेचे निमित्त आहे म्हणून त्याला स्पर्श म्हणतात त्याच्याद्वारा स्पर्शेंद्रियांशी संयुक्त झालेल्या शीतोष्णादी द्रव्याविषयींचे जे मनन म्हणजे तडा तदाकार मनोवृत्ती तिलाच स्पर्श ज्ञान असे म्हणतात ते ज्ञान स्पर्शेंद्रिय विषय इत्यादी सर्व त्रिपुटींचा जो साक्षात्कार ती साक्षीतिच्छितच होय त्याचप्रमाणे प्राणेंद्रिय व गंध यांच्या रूपाने विभक्त झालेल्या गंधतन्मात्रा व नाकात प्रवेश करणाऱ्या वायूचा जो संबंध तोच गंधाकार अंतःकरण वृत्तीचे निमित्त असल्यामुळे त्याला गंधसंवित्ती म्हणतात या त्रिपुटीच्या मनाला सोडून भिन्न असलेले जे प्रकाश रूप वेदन ती श्रेष्ठ साक्षीचीतच होय त्याच न्यायाने शब्द तन्मात्र श्रवणेंद्रिय व व्यानवायू यांच्या संगमापासून उत्पन्न झालेल्या ज्या मनोवृत्ती त्याच शब्दसंवित्ती होत त्यातील मनाचा अंश सोडून सुषुप्तीसारखी असलेली जी साक्षी संवित ती परमाचित होय संकल्पामुळे अंतःकरण क्रिया करण्यास तयार होते संकल्प ही मनोवृत्ती आहे मनन हेच चित्ताचे कालुष्य आहे पण सर्वांचा साक्षी आत्मा निर्मल निर्मलचित आहे जशी स्फटिकशिला आपल्या उदरात नग पर्वत नदी इत्यादिकांचे प्रतिबिंब धारण करते त्याप्रमाणे ही प्रकाशात्मिका नित्य स्वरूपातच स्थित असलेली चित आपल्यामध्ये विकारी विकाराधिक न होता या जगाला धारण करते ती अस्त पावत नाही उदय पावत नाही ती स्पंद पावत नाही व वृद्धी पावत नाही ती संकल्पामुळेच जीवभावास प्राप्त झाली आहे परंतु निसंकल्प रूपाने असलेली चित्त जड जगत जड नाही तर ते अजड आहे अशी त्याच्या वास्तविक भावाची भावना करत स्वरूपात संस्थित होते या चितीचा रथ बाहेर पडण्याचे साधन जीव आहे जीवाचा रथ अहंकार आहे अहंकाराचा रथ बुद्धी आहे बुद्धीचा रथ मन आहे मनाचा रथ प्राण आहे प्राणाचा रथ इंद्रिय गण आहे इंद्रिय समूहाचा रथ देह आहे व देहाचा रथ कर्मेंद्रिय समूह आहे संसारात भ्रमण करणे हेच कर्म या रथाचे साध्य आहे जरा व मरण यांनी उपलक्षित होणारे देह हेच त्यातील पिंजरे आहेत असे हे, आहे। हे जीवरूपी पक्षांचे झोके घेण्याचे चक्र मूळ कारण जो ईश्वर त्याच्या मायारूपी ऐश्वर्याने उत्पन्न झाले आहे कारण ते आत्म्याच्या ठिकाणी स्वप्नाप्रमाणे प्रतिभासानेच प्रसार पावले आहे ते लेशतही खरे नाही मृगजळाप्रमाणे आहे हे मुनीश्वरा मानसकल्पनेचे निमित्त प्राण असल्यामुळे त्याला कल्पनेचा रथ म्हटले आहे जेथे प्राणवायू तेथे कल्पना उभी राहते जेथे प्रकाशाचा प्रभाव तेथेच रूप जसे दिसते त्याप्रमाणे सूत्ररूप असल्यामुळे धारण व चालन करण्यास अस समर्थ असलेला प्राण जेथे असतो तेथे चलन होते वनात जेथे वावटळ उठते वन हनूला लग, हलू लागते तेजाचा अभाव झाला असता रूप जसे व्यक्त होत नाही त्याप्रमाणे मन हृदयाकाशात स्थिर झाले असता प्राणांचे स्पंदन होत नाही वावटळ शांत झाली असता धूळ जशी उडत नाही त्याप्रमाणे प्राणवायूला शांत केले असता मन आज थोडेसेही चंचल होत नाही प्राणवायू जेथे जातो तेथेच मन राहते जेथे जेथे रथ जातो तेथे तेथे ते सारथी असतो प्राणाकडून प्रेरणा केले गेलेले चित्त <coughs> गोफणीतून सोडलेल्या दगडाप्रमाणे एका क्षणा दिशांतरी जाते पण प्राणाचा निरोध केला असता मन क्षय पावते तेथे ते उष्णता <coughs> समष्टीएष्टीरूप प्राण तेथे वायू जेथे चंद्र तेथे चांदणे व जेथे मन तेथे त्याच्या ते वृत्ती म्हणूनच प्रायाणवायूच्या स्पंदामुळे चाक्षुषादी ज्ञान होते असे मी वर्णन केले आहे तो वायू सर्वांगात अन्नरस पोहोचविण्यासाठी सर्व नाड्यांना स्पर्श करतो त्यामुळे चित्त मन इत्यादी का बनलेल्या लिंग शरीरात्मक प्राणकोटरात चित्सा बिंब प्रतिबिंब भावाने द्विगुण आकार होतो आकाशाप्रमाणे स्वच्छ असलेली संविध जड व अजड अशा सर्व पदार्थात असते पण प्राणांच्या स्पंदनामुळे ती जणू काही क्षुब्ध होते स्पष्ट अभिव्यक्त होऊन जणू काय चलन पावते असा अनुभव येतो जड पदार्थांमध्ये ती सत्ता मात्र स्वरूपाने आहे पण जर देहातील प्राणाने तिला क्षुब्ध केले तर ती चिताशी तादात्म्य पाहून सर्व जाणते जो देह पूर्वी जीवनदशेत नाना प्रकारच्या विस्तृत विलासाने व्यवहार करीत असतो तोच त्यातील प्राण निघून गेला असता मनोरहित होल कर आरशात जी प्रतिमा दिसते देश परयुष्टा परमाचित प्रतिबिंबित होते पाषाणाधिकी प्रतिबिंबित होत नहीं मन परयुष्टक है तो सर्व कार्य मुख्य कारण है असे समझ का ही आचार सत्वरबोध वहावा मनुन त्या मनोरूप परियुष्ट से कल्पना आकुल स्वरूप निराने कथन के लिए ज्याच्यापासून हे सर्व दृश्य उदय पावते ज्याच्यामुळे ते चित्त मध्येच स्थित झाले आहे असे स्पष्ट अनुभवलेले जाते व तिच्यातच लीन होते आणि ज्याच्यामुळे मनच देह देहदृष्टीने विपरिवर्तन परिणाम पावते ते परमतत्व हेच सर्व विश्व हे दुसरे नाही असे तू समज इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे एकत्रिश श्रीराम